वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग बहात्तरावा वडिलांच्या निवासस्थानी ते त्याला आढळले नाही तेव्हा भरत आईला भेटण्याकरता तिच्या निवासस्थानी गेला परगावी गेलेला आपला पुत्र आलेल्या पाहून कैकेई आनंदाने आपले सुवर्णासन सोडून ते एकदम उठली शोभाहीन दिसणाऱ्या आपल्या घरात प्रवेश केल्यावर हो आपल्या मातेला पाहून भरताने तिचे शुभचरण धरले त्या यशवंताच्या मस्तकाचे अवघराण करून आणि त्याला मिठी मारून तिने त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि ती त्याला विचारू लागले। आजोबांचे घर सोडल्यानंतर किती रात्री आतापर्यंत वाटेत गेल्या थोरेने रथातून येथे तुला प्रवासाचे शरम झाले ने तुझे आजोबा आणि तुझा युधाजित मामा कुशल आहेत ना तिकडे राहिल्याने तुला बरं वाटले की नाही हे सारे तू मला सांग कैकेयीने प्रिय असलेली गोष्ट विचारल्यानंतर सुंदर नेत्रांचा भरत आईला सर्व सांगू लागला आजोबांचे घर सोडल्यापासून आजचीही माझी सातवी रात्र आई तुझे वडील आणि माझा मामा युधाजीत दोघेही खुशल आहेत शत्रूला राजाने मला जे धन आणि रत्न इत्यादी दिली ती घेऊन येणारे सर्व वाटेत फार थकून गेले म्हणून मी त्यांच्या अगोदरच इकडे आलो राजाची आज्ञा घेऊन आलेल्या दूताने घाई केल्यामुळे मी आलो आता मी तुला विचारतो ते तुम्हाला सांगावीस हा तुझा सोन्याने जळवलेला झोपायचा पलंग रिकाम आहे ईश्वाक वंशेश महाराजांच्या सेवकांच्या मुद्रेवर आनंद असल्यासारखा मला दिसत नाही महाराजांचा वास येथे आईच्या मंदिरातच बहुधा असतो ते येथे मला दिसत नाहीत त्यांना भेटायलाच मी येथे आलो होतो वडलांचे पाय मी जाऊन धरीन मी विचारले आहे म्हणून त्यांना सांग की ते थोरली आई कौसल्या हिच्या मंदिरात आहेत जे घोर आणि अप्रिय त्याला माहित नव्हते ते चांगल्या रीतीने जाणणारी आणि राजलोभाने मोहित झालेली कैकेई त्याला प्रिय असल्याप्रमाणे सांगू लागली सर्व भूतांची जी अंतिम गती त्या गतीला तुझे वडील गेले महाराज सोर मनाचे तेजस्वी यज्ञनिष्ठ असल्यामुळे ते, ते चांगल्याच गतीला गेले धर्मयुक्त वंशात जन्म पावलेला शुद्ध अंत करण्याचा तो भरत हे ऐकून पित्याविषयीच्या शोकाने व्याकुळ होऊन एकदम भूमीवर कोसळला हाय हाय त्याच्या तोंडून निघाले आणि तो पराक्रमी आणि व्याकुळ मनाने विलाप करू लागला पूर्वी मला ही वडिलांची शया किती सुंदर दिसायची जणू रात्रीच्या वेळी मेघ नाही सेवन चंद्राने उजाळलेले विमल आकाशच ती आता धीमान महाराजांविना शोभाहीन झाली सागरच तो विजय अश्रू गाळ त्याने आपले सुंदर वजन वस्त्राने झाकून घेतले देवासारखे रूप असलेल्या दुःखार्थ भरताला वनात कुऱ्हाडीने तोडलेल्या साल वृक्षाच्या शाखेप्रमाणे भूमीवर पडलेले पाहून त्या हत्तीप्रमाणे भव्य चंद्र सूर्यासारख्या आपल्या शोकार्त मुलाला त्याच्या आईने वर उठले, आणि ती त्याला म्हणाली महायशवंत राजा उठ उठ, उठ असं काय पडलायस मोठ्यांच्या सभेत मान असलेले तुझ्यासारखे सज्जन शोक करीत नसतात कारण शील विद्या आणि तप यांची उपासना करणारी दान आणि यज्ञ यांचा अधिकार असलेली अशी ही बुद्धिसंपन्ना तुझी बुद्धी जण मंदिरात सूर्याची प्रभा फाकावीत अशी आहे तो बराच वेळ रडत आणि भूमीवर लोळत राहिला आणि शोकाने अतिशय भरून जाऊन आईला म्हणाला मला वाटले की महाराज रामाला अभिषेक करणार असावेत किंवा यज्ञ करणार असावेत असा विचार मनात धरून मी आनंदीत प्रवास केला पण हे तर काही वेगळेच झाले माझे नित्य प्रिय आणि हित रत असलेले पिता मी पाहू शकत नाही याने माझे मन फाटून गेले आई मी इकडे नसताना महाराज कोणत्या व्याधीने मरण पावले बरे ज्यादा पिता की उत्तरक्रिया स्वतः सग धन्यूज की झटकन मे मस्तक खा कर अवग्रन कर मी धूली ने मखिल अंग झटकना पुण्यकर्मी तात गोड़ स्पर्श करना हाथ आता कूठे है मजा भाऊ पिता आप प्रियसेवक पुण्यकर्मी रामाला रा, मैं आया झटकन संग आरे धर्माचे जे जाणतात त्यांना ज्येष्ठ बंधू पित्या समान असतो त्याचे जाऊन मी पाय ठरेन तोच आता माझा आधार आरे धर्म धर्मशील महाभाग्यंत्रिष्ठ आणि सत्याने चालणारे महाराज माझे पिता काय बरे म्हणाले मला त्याने आपला शेवटचा संदेश काय दिला तो मला ऐकायचा आहे असे विचारल्यावर काहीके खरी हक्कीत त्याला सांगू लागले बुद्धिमंतात ते श्रेष्ठ महात्मा महाराज रामा सीते लक्ष्मणा असा आक्रोश करीत परलोकाला गेले फासाने फासाने महागज चहूबाजून बांधला जावत असे काल धर्माने बांधले गेले तुझे पिता शेवटचे बोलले ते हे की सीता लक्ष्मणासह रामाला परत आलेले जे पाहतील ते धन्य होत ते ऐकून हे दुसरे अप्रिय काय त्याला आपल्याला ऐकायला मिळणार या शंकेने तो दुःखी झाला त्याचे तोंड ब्लान झाले त्याने पुन्हा आईला विचारले म्हणजे तो कौशल्याचा आनंद वाढवणारा धर्मात्मा भ्रात्या लक्ष्मणासह आणि सीतेसह कुठे गेला असे विचार त्याची आई जसे घडले त्याप्रमाणे एकामागून एक अप्रिय वृत्त पण त्याला प्रिय होईल असे अपेक्षून सांगू लागले मुला तो राजकुमार वल्कले निसून वैदेही आणि लक्ष्मण बरोबर घेऊन दंडकारण्यात गेला ते ऐकून भरताला आपल्या भावाकडून चारित्र्याच्या संबंधात वाईट काही घडले की काय अशी शंका आली आणि त्याच्या मनात ताप झाला आपल्या कुळाचा मोठेपणा लक्षात घेऊन तो तिला विचारू लागला रामाने कोणा ब्राह्मणाचे दहन अरण केले की निरपराधी कोणा धनवंतचा किंवा दरिद्रातून वध झाला कि ते राजपुत्राने परत कोणत्या कारणाने माझा बंधू राम देशाबाहेर दंडकारण्यात घालवला गेला तेव्हा ती अविवेकी आई आपल्या स्त्री स्वभावला धरून आपण केलेले कर्म जसेच्या तसे सांगू लागले महात्मा भरताने असे विचारले तेव्हा आनंदून स्वतःला उगीचं शहाणी समजणारी कैके त्याला म्हणाली रामाने कोणाही ब्राह्मणाचे धन अरण केले नाही कोणाही निरपराधी धन्वंताची किंवा दरिद्र्याची त्याने हिंसा केली नाही राम तर परस्त्रीकडे ढुंकूनही बघत नाही पण मुला मीच रामाला अभिषेक होणार असे ऐकून तुझ्या पित्याकडे राज्याची आणि रामाला देशाबाहेर घालवून देण्याची मागणी केली तुझ्या पित्याने आपल्या नेहमीच्या वृत्तीला अनुसरून मी मागितले तसे केले लक्ष्मण आणि सीता यांच्यासह रामाला पाठवून दिले आपल्या प्रिय पुत्राचे दर्शन मिळेल असे झाल्यामुळे महायशस्वी राजा पुत्र शोकाने शोकग्रस्त होऊन स्वर्गवासी झाला धर्मज्ञ आता हे राज्यपद तू स्वीकारावीस तुझ्यासाठी मी हे सारे केले शोक करू नकोस संताप करून घेऊ नकोस बेटा धैर्याचा आश्रय कर हे राज्य आणि नगर तुझ्याच आहे तेव्हा पुत्रा वसिष्ठादी मुख्य मुख्य श्रेष्ठ ब्राह्मणांच्या सहाय्याने विधीला अनुसरून सत्वर तेज फिके न पडलेल्या राजाचा प्रेतसंस्कार करून स्वतःला भूमिवर अभिषेक करून घे अयोध्याकांडाचा बहात्तरावा सर्ग समाप्त